वाचक मिरिंदभाणकर गोष्ट दोनशे एक्कावन्न खूप मित्र असलेला ससा अरण्यात सर्व प्राण्यांची ओळख असलेला एक ससा होता त्याला आपले मित्र खूप आहेत याबद्दल आनंद वाटत असे एकदा सकाळी एका शिकाऱ्याने त्याचा पाठलाग केला असता त्याने आपल्याकडून होईल तिथकी धडपड केली व काही युक्त्या केल्या तरी त्याचा काही उपयोग झाला नाही तेव्हा त्याने घोड्याला आपल्या पाठीवर बसवन घे विनंती तू जर मैं पाठी घर मैं तपास नहीं घोड़ ने उत्तर दिल तू संकट है मार वाइट इतर मित्र जवरचे तुम नक्की मदद करते सैलाक गेरा बैल हनाला मैं आनंदा मदद के लिए माला अगली जरूरी च काम है माला मी पुनः कहींतरी तुला मदद करे पुढे तसा भोकळाकडे गेला तेव्हा भोपळ म्हणाला मला बर वाटत नाही माझ्या पाठीवर बसल्याने तुला इजा होईल मग तो मेंढीकडे गेला तेव्हा ती म्हणाली माझा काय उपयोग मी फार हळू चालते शिवाय शिकारी कुत्र्याची भीती सुद्धा मला वाटते शेवटी निराश होऊन शशाने एका वासराला विचारले तेव्हा वासू म्हणाले जे काम माझ्यापेक्षा अनुभवी व शक्तिशाली मंडळींनी सोडून दिलं ते माझ्यासारख्या तरुण व अनुभवशून्य मुलाने कस हती ठ्यावं मी तुला पाठीवरून दिलं तर बाकीच्या माझं तुझ्याविषयीचं प्रेम तुला माहीत आहे पण ना इला जास्त उत्तम मित्रांना सुद्धा एकमेकांपासून दूर राहावं लागतं ते पहा शिकारी कुत्रे आले तू दुर्दैवी खसा लवकरच पकडला गेला व प्राणास मुकला गोष्ट दोनशे बावन्न आणि लांडवा एक चांगली भ्रष्टपुष्ट गाढव पाहून त्याच्या मांसाचा एक तरी तुकडा आपल्याला खायला मिळावा असे दांडग्याला वाटले मग ते गाढव आपल्या हाती लागावे म्हणून दांडग्याने कळवले की मी देशोदेशी फिरून सर्व प्रकारच्या औषधांचे वनस्पतीचे अनुभव घेतले आहेत माझ्या हातून प्राण्यांचा कोणताही रोग बरा झाल्याशिवाय राहणार नाही त्याचा हा लफाडपणा ओळखून त्याची खोड मोडावी अशा विचाराने ते गाढव हंबी होळेपणा दाखवून लंगडत लंगडत दांडग्याजवळ आले व म्हणाले वैद्यभोआ माझ्या पायात काटा रुपल्यामुळे मी फार झालो आहे कृपा करून काही उपाय करा दांडवा म्हणाला अरे असा जवळ ये मला तुझा पाय पाहू दे मग दांडग्याजवळ जाऊन गाढवाने मागल्या पायाची एक लाभ अशी जोरात झाडली की त्यामुळे दांडग्याचे तोंड फुटून तो सारखा ओरडत राहिला व गाढव पळून गेले व जात्रेवेळी मनात म्हणाले मला फसवणार होता त्यालाच मी फसविल तात्पर्य शहराचा सव्वाशिर मिळाल्याशिवाय राहत नाही गोष्ट दोनशे त्रेपन्न अभ्यास न करणारा मुलगा आळशी मुलगा शाळेत जात असे त्याला मूळाक्षरांपैकी पहिल्या अक्षरातही उच्चार काही केल्या करता येईल गुरुजी म्हणाले अरे तोंड उघडून अ म्हण त्या मुलाने तोंड पसरले पण अ म्हणण्याचा प्रयत्नही केला नाही आपल्या प्रयत्नाचा काही उपयोग होत नाही अशी खात्री झाल्यावर मुलांनी आपापसात त्याला समजावून सांगण्याचे ठरविले एकाने त्याला म्हटले अ म्हणणे कठीण गोष्ट नाही असं मला वाटतं त्यावर आळशी हो खरंच काहीच कठीण नाही पण मी एकदा अ म्हटलं की मागे आ म्हणा म्हणून तुम्हाला म्हणून मी निश्चय केला आहे की उच्चारच करायचा नाही तात्पर्य मूल धारण करणे हा काही वेळा सर्वोत्तम उपाय ठरतो गोष्ट दोनशे पावसाचा थेंब ढगाळून ढगातून गळून पडलेल्या एका पावसाच्या थिंबाने आपल्या नशिबाविषयी जोरात कुरकुर केली तो म्हणाला माझं जीवन किती निरुपयोगी आहे आता माझा अंत होणार मी कोणालाही माहीत नाही मी काही केलं नाही मला आकाशातून हाकरून दिला आहे मी मुळी जन्माला चालून असतो तर बरं झालं असतो तो नशिबाने एका शिंपल्यात पडला एक व लगेच ते शिंपले मिटले पुढे कित्येक वर्षांनी त्या शिंपल्यातून एक अतिमौल्यवान मोती निघाला व पावसाच्या थेंबाचा बादशहाच्या मुकुटात शोभणारा मोर्ती बनला तात्पर्य हलक्या कुळात जन्म घेतलेला माणूस स्वतःच्या पंचावन्न मांजर व वटवागुळ एका मांजराने आपल्या मालकाचा आवडता पोपट मागून खाल्ला तेव्हा मालकाने ते मांजर दिसले तर मारून टाकेन असे रागाने म्हटले त्या एकदाच मांजर घाबरले की ह्या प्रसंगातून देवाने आपल्याला वाचविले तर पुढे आपण कोणताही पक्षी कधीही मागून खाणार नाही अशी प्रतिज्ञा केली थोड्या वेळाने दिवाण खाण्याच्या कितीतून एक वटवाघुळ अचानक आत ते पाहून असल्या मोह उत्पन्न करणाऱ्या प्रसंगी कोणत्या प्रकारचे वर्तन करावे हा प्रश्न मांडराला पडला एकीकडे भूक व दुसरीकडे प्रतिज्ञाभंग होण्याची भीती अशा पेशात ते सापडले असता काही वेळाने आपली भूक भागवण्याची एक युक्ती त्याला आढळून आली वटवाघुळाकडे पाहून ते आपल्याशी म्हणाले हा पक्षी आहे असं जर मानलं तर केलेल्या प्रमाणे याला हात लावण्याचा अधिकार मला नाही पण तो याच्या तोंडाचं उंदराशा तोंडाशी तो इतकं तो साम्य आहे की त्याला पक्षी समजण्यापेक्षा उंदीर समजणं अधिक तांगलो, मी हा उंदीर आहे असं मानलं म्हणजे याला मारून खाण्याचा अधिकार मला आहे इथे बोलून तिने त्या वटवाघोळ्याला खाऊन टाकले ता तात्पर्य स्वार्थ साधण्याची वेळ आली असता लगाड आपली प्रतिज्ञा युक्तीने गुंडाळून ठेवतात गोष्ट दोनशे छप्पन्न घोडा आणि गाढव एका सरदाराचा घोडा जरदारी जीन पाठीवर घेऊन लगामचावी फुरफुरत वाटेने जात असता मोज्याने खचून गेलेले गाढव त्याला दिसले त्याला धमकी देऊन तो म्हणाला अरे सरक सरक नाहीतर तर मी तुला आता भाड्याखाली तुडवून टाकेन गाढव बापडे दुर्बळ तेव्हा घाईघाईने बाजूला सरकले पुढे काही दिवसांनी त्या घोड्याला लढाईत होळी लागली व सरदाराने त्याला एका भाडे विकले मग तो ओझी वाहू लागला पाठीवर मोठे घेऊन तो रस्त्याने गर्वाने पाहिले वो त्याला हात मारून ते म्हणाले काय राव राम राम त्या दिवशी भविष्य केलं होतं की एखाद्या दिवशी ते आपला गर्व उतरेल तात्पर्य जो गर्वाने मोठेपणा बोलवू पाहतो त्याच्याजवळ सामर्थ्य असेपर्यंत लोक त्याला नमुन असतात पण तो निर्बर झाला म्हणजे त्याचा उपहासच केला जातो गोष्ट दोनशे सत्तावन्न कोकिर पोपट व एका गरीब भोळ्या कोकिळ्याला एका घारीचे मरण भय वाटले कारण घार डोक्यावर तै, तै, ओरडत व भक्षासाठी घेरट्या घालत फिरत होती ते पाहून एक पोपट कोकिळ्याला म्हणाला इकडे ये घाबरू नको धीर हा सर्व किर्किलाट व धडपड केवळ मूर्खपणाची आहे शेवटी आळशी घारीने एखादा गरीब बेलू किंवा उंदीर पकडलेला तू पाहशील अरे ससाणे हे खरे भयंकर पक्षी असून ते काही गडबड न करता मुकाट मुखाट्याने प्राणी पकडून खातात तात्पर्य बोले काय गरजेल तो पडेल काय का एक वैदू एका जत्रेत आपली औषधे व गोळ्या लोकांना दाखवण्यासाठी बाहेर काढून बसला असता बरेच लोक त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहू लागले व बोलण्या अगदी शांतपणे ऐकू लागले इतक्यात एक त्या रस्त्याने असोलाच्या नाकात कडे अडकवून त्याला नेत होता लोक असोला पाहून त्या वैदू सोरून सोडून देऊन असोला भोटी जमले असवल जरी अटकवान प्राणी नसला तरी लोकांचा घोडका पाहून त्यांना उद्देशून तो बोलला माझ्या नाकात वेसण घालून हा दरवेशी मला वाटेल तिकडे नेतो हे पाहून हे में में तुम्ही हसता पण हे पहा आपण आळीपाळीने एकमेकांना हसू कारण तुम्ही देखील माझ्या इतकेच हास्यास्पद आहात तुमचे कान हा वैदू तुम्हाला वळवतो आहे मी माझा मालक माझ्या नाकात मेसण अडकवून मला वळवतो आहे एवढाच आपल्यातला फरक तात्पर्य आपल्या मध्ये चौद दोष नाही याची खात्री करून घेतल्याशिवाय दुसऱ्याच्या दोषाची सट्टा करू नये गोष्ट दोनशे लांडगा आणि करू कुणपण घातलेल्या एक एका तुरणात एक मेंढ्यांचा कळप चरत होता धनगर एका झाडाखाली पावा वाजवत बसला होता व कुत्रे झोपी होते अशा वेळी भुकेने अर्ध मेला झालेला एक लांडगा कुंपणाच्या फटेतून आठ टोकावतो आहे असे एका कर्डाने पाहिले तेव्हा ते त्याला म्हणाले अरे तू येथे काय करतो आहे लांडका म्हणाला थोडस कोवळं गवत वर झऱ्याचं स्वच्छ पाणी पिणं यासारखं नाही हे दोनही पदार्थ तुला नेहमी मिळतात तुझं भाग्यच मोठ ज्या पदार्थासाठी मी इतकी धडपड करतो ते तुला ऐकते मिळालेले पाहून मला मोठा आनंद होतो कारण आपल्या नशी मी नाहीतरी निदान दुसऱ्याकडे सुख पाहून तरी आनंद मानावा असे सत्पुरुषांचे वचन आहे हे पांडित्य पाहून करडू म्हणाले नुसतं थोडस गवत व पाणी यांच्यावर तू आपला निर्वाह करीत असता तू मांसभक्ष काय असा गौरवा लोकांनी करावा हे चांगलं नाही यापुढे आपण दोघेही भावासारखे वागू व एकाच ठिकाणी चलत आनंदाने राहू इतके मूर्ख व अनुभव नसलेले करडू कुंपणाच्या फटीतून बाहेर आले व लगेतच त्या दुष्टदांड्याच्या भक्ष्यस्थानी पडले तात्पर्य वो लबाळी व ढोंगीपणा याबद्दल ज्याची प्रसिद्धी आहे अशा माणसाच्या बोलण्यास बोलून त्याच्यावर विश्वास ठेवणे म्हणजे जी आपला जीव धोक्यात राहणे होत गोष्ट दोनशे साठ शेतकरी व त्याचा नोकर एका शेतकऱ्याचा बैल त्याच्या शेतातून हरवला म्हणून त्याने आपल्या नोकराला त्याला शोधायला पाठवले त्या मूर्ख नोकराने त्याचा पाठलाग करत शेवटी त्याला एका अरण्यात गाठले वाटे रस्त्यावरून तीन पक्षी उडत गेले त्यांच्या मागून तो नोकर ही धावत गेला त्याला तिकडे इतका वेळ लागला की मालकाला त्याबद्दल मोठे आश्चर्य वाटले मग तो स्वतः शेतात जाऊन पाहतो तो नोकर आकाशाकडे पाहत सारखा धावत सुटला आहे असे त्याला दिसले म्हणून त्याला शेतकऱ्याने विचारले काय रे काय बातमी आहे नोकर म्हणाला अहो ते मिळाले काम शेतकरी म्हणाला अरे कोण तो मूर्ख नोकर म्हणाला पहा हे तीन पक्षी येथे उडत आहेत मला काही ते पकडता येणार ते ऐकून शेतकऱ्याने त्याला चांगला स्मार दिला आपले नेमून दिलेले काम सोडून भलत्या गोष्टीच्या नागी न लागण्याचे त्याला बजावले तात्पर्य बरेच लोक शुद्ध गोष्टीच्या मागे लागून आपले कर्तव्य बजावण्याचे सोडून देतात गोष्ट दोनशे एकसष्ट स्वार आणि त्याचा घोडा एक स्वार आपल्या घोड्याला खरारा करून त्याच्यावर खोगीर घालत असता घोड्याच्या एका पायाच्या नालाचा एक खिडा सुटून पडला आहे असे त्याला दिसले पण दुसरा खिळा बसवण्याचे काम त्याने मागे टाकले काही वेळाने लढाईवर जाण्याचे इशारे देण्याचे शिंग वाजू लागतात तो स्वार आपल्या घोड्यावर बसवून लढाईच्या जागेकडे निघाला त्या फौजेच्या सेनापतीने हुकूम जोडला की सर्वांनी आपले घोडे भरधाव सोडून शत्रूवर तुटून पडावे व त्यांचा पाठलाग करावा हुकुमाप्रमाणे तो स्वार आपला घोडा उडवीत चालला असता खिळा पडल्यामुळे सैल झालेला दा घोड्याचा लाल गडून पडला तर त्यामुळे घोडा लंगडत लंगडत चालू लागला लंगडताना एका दगडावर त्याचा पाय आवडल्यामुळे स्वार घोड्यावरून खाली पडला व तो शत्रूच्या हाती सापडतात शत्रू ने लगेच त्याला मारले तात्पर्य जेव्हाच काम तेव्हा न करता ते आम्ही पुढे ढकलणे ही सवय वाईट व घातक आहे नाईल नावाची मोठी नदी वाहते त्या नदीत खूप सुसरी आहे एके दिवशी एक पाहलेला कुत्रा त्या नदी पाणी पिण्यासाठी आला तो कुत्रा नदीतील पाणी येथे थोडे तेथे थोडे असे देऊ लागला कुत्र्याचे दे असे पाणी पिणे पाहून त्या पाण्यातील एक सुसर आपले डोके पाण्यातून काढून त्यांना म्हणाली अरे तुला फार घाई झाली आहे का तू एका जागी उभा राहून पाणी का पित नाही तुझी ओळख करून घ्यावी अशी माझी फार दिवसांची इच्छा पुढे होत आहे तुझ्या ओळखीने मला फार आनंद होतो आहे सुसरीचे हे बोलणे ऐकल्यावर कुत्र्याने सुसरीला उत्तर दिले तुझ्या मैत्रीबद्दल मी तुझे आभार मानतो पण खरंच बोलायचं झालं तर मी आता जो घाई घाईने पाणी पितोय तो तुझ्या सारख्यांची मैत्री होऊ नये म्हणूनच तात्पर्य वाईट स्वभाव असलेल्याशी आपला संबंध न यावा याबद्दल प्रत्येकाने जेवढी खबरदारी घ्यावी तेवढी थोडीच आहे गोष्ट दोनशे स्वप्न पडलेले प्रवासी तिघेजण रानातून प्रवास करीत असता त्यांच्या अंदाजापेक्षा प्रवास जास्त लांबीचा ठरला व त्यांच्या जवळचे सामान संपले फक्त एकादा पुरेल इतके अन्न राहिले तेमा अन्ना की व्यवस्था कशी करावी बदल प्रश्न उत्पन्न सुचवि की सर्वानी जो ज्यादा अतिशय चमत् स्वप्न पड़े अन्न घान्यता वेपे ग्री द एकमेक अपले स्वप्न संगू लगे एक जन मनाला अरे माला कालक्षण स्वप्न पड़ल माला एकदम कोचल मैं इंद्रा सिंहासना समय बसव दुसरा आणि मी वाऱ्याच्या सोसायट्याने यमदरबाराजवळ जाऊन सडकलो तिसरा माणूस बिछाण्यावर पडून त्यांचे बोलणे ऐकत होता त्याला या दोघांनी हो त्याचे हो स्वप्न सांगण्याविषयी आग्रह केला तो ओरडला अरे गप्प राहा तुम्ही कोण असाल ते पण गप्प ते म्हणाले का आम्ही तर पुढे सहप्रवासी आहोत तो म्हणाला काय तुम्ही परत आला ते म्हणाले अरे आम्ही कुठेच गेलो नाही त्यावर तिसरा म्हणाला बरं तर मग ते मला स्वप्नच पडलं असावं मला दिसलं की तुम्हापैकी एक जणाला इंद्राच्या सिंहासनाकडे आणि दुसऱ्याला यमाच्या दरवाज्याजवळ नेलं त्यामुळे मला वाटलं की आपले सहप्रवासी पुन्हा दिसणार नाही म्हणून मी उरलेला अन्न खाऊन टाकलं तात्पर्य मूर्खपणाचा फायदा शहाणे लोक करून घेतात गोष्ट दोनशे सिंह व दुसरे पशु जंगलचा राजा सिंह व इतर पशू यांचे एकत्र अशी एक दिवशी एक सभा भरली या सभेत सिंह व इतर पशू यात या एक करार झाला सर्वांनी एक विचाराने मिळून एक हरिण कोल्ह्याने चार सारखे वाटे केले त्यावेळी सिंह पुढे होऊन त्यातील एका वाट्याकडे बोट दाखवून म्हणाला अरे हा माझा वाटा मी कर म्हणून घेणार दुसराही वाटा माझाच कारण तुम्ही जो पराक्रम केला तो सर्व माझ्या गळावरच नाही का मग तिसऱ्या भागाकडे पाहून व मान हलवून तेव्हा पुढे म्हणाला ज्या अर्थी तुम्ही माझी प्रजा व मी तुमचा राजा आहे त्याअर्थी तुम्ही हा वाटा मला भक्तीने अर्पण कराल व तोही माझाच व चौथा तर माझाच वाटा पुढे आपले प्रजेविषयी प्रेम व्यक्त करीत व राजेपण दाखवण्यासाठी म्हणाला परंतु हा चौथा वाटा मी जतन करून ठेवणार आहे कारण सैन्यासाठी अन्न सामग्री अशी नाही व आवश्यक आहे अडचणीच्या वेळी ती उपयोगी पडेल पुढे येणाऱ्या अडचणीची आधी सोयी करणं हे राजनितीला धरून आहे नाही का मी काय म्हणतो हे समजलं असेलच आणि ते जर तुम्हाला मान्य नसेल तर त्यात तुमचाच नाश आहे तात्पर्य दुर्बल व शक्तिमान यांची एकी फार दिवस टिकणे शक्य नाही कारण एकत्र येताना बलवान लोक ज्या त्या शक्तीच्या जोरावर मोडू शकतात अशा वेळी दुर्बलांनी त्यांच्याशी संबंध ठेवणे वेगळेपणाचे होय गोष्ट दोनशे पासष्टी गाढव व माळी शहराजवळच्या वस्तीवर राहणाऱ्या गाढवाचे शेपूट एके दिवशी कुठेतरी तुटून पडले शेती नसल्याने त्या गाढवाला स्वतःची फार लाल वाटू लागली तो आपली शेती शोधण्यासाठी म्हणून हिंडू लागला तो एका बागेतून चालला असता तेथील वाटले की हे गाढव आपल्या फुलझडांची नाकाळी करण्यासाठी आले आहेत म्हणून तो रागारागाने त्या गाढवाच्या अंगावर धावून गेला व त्याने झाडे कापायच्या कात्रीने गाढवाचे दोन्ही कान कापून टाकले शेपू हलवल्यामुळे आधीच दुःखी झालेल्या त्या गर्वाचे दोन्ही म्हणून त्यामुळे गोष्ट दोनशे सहासष्ट दोन बायकांचा नवरा एका माणसाला दोन बायका होत्या त्यातील पहिली त्याच्याच वयाची व दिसायला साधारण अशीच होती तर दुसरी तरुण व रूपाने फार सुंदर होती दुसऱ्या बायकोवर त्या माणसाचे विशेष प्रेम होते परंतु तो म्हातारा होत आल्यामुळे तिला बरे वाटत नसे त्याचे काही केस पांढरे झाले होते त्यामुळे तै त्याचे म्हातारपण सर्वांच्या लक्षात येत असे म्हणून दुसरी बायको त्याचे पांढरे केस उपटून काढीत असे पहिल्या बायको नवऱ्याचे पांढरे केस हे त्याच्या म्हातारपणाचे भूषण वाटे म्हणून संधी मिळेल तेव्हा ती त्याचे काळे केस उपटून काढीत असे या प्रकारामुळे काही दिवसातच त्या माणसाच्या डोक्यावर एकही केस शिल्लक राहिला नाही तात्पर्य ज्यांची मते परस्परांशी विरुद्ध आहेत अशाशी जवळचा संबंध ठेवणाऱ्या चीन एखाद्या वेळी खजिती झाल्याशिवाय राहत नाही गोष्ट दोनशे सदुसष्ट मुलगा व बोरे एका लहान तोंड असलेल्या भांड्यात काही बोरे ठेवलेली होती ती काढण्यासाठी म्हणून मुल एका मुलाने हात घातला त्यावेळी त्याला हातात बरीच बोरे घेता पण बोरामुळे हात बाहेर काढता येईना ये हातातील ही बोले सोडण्याचे त्याच्या जीवावर आले मग तो आपला हात तसाच भांड्यात ठेवून मोठमोठ्याने रडवून आपल्या नशिबात दोष देऊ लागला त्यावेळी एक माणूस जवळच उभा होता तो हा सर्व प्रकार पाहून त्या मुलात म्हणाला मुला, मुला तू आपल्या मुठीत जी बोल घेतली आहेस त्यातली निम्मी बोल टाकून म्हणजे तुझा हात बाहेर काढता तात्पर्य कोणतीही वस्तू आपण सवल तरी ते एकदम खाऊन टाकण्याचा प्रयत्न करू नये गोष्ट दोनशे अडुसष्ट कुत्रा आहोत प्रतिबिंब एके दिवशी एक कुत्रा तोंडात भाकरीचा तुकडा धरून नदी उतरून पलीकडे असे वाटले की दुसरा कोणी कुत्रा भाकरी तोंडात घेऊन जात आहे त्याची ती भाकरी आपण पळवावी असा विचार करीतच कर, त्याने तोंड उघडले आणि त्याचबरोबर त्याच्या तोंडातील भाकरी नदीत पडली व अगदी तळाशी गेली ती पुन्हा त्याला सापडली नाही तात्पर्य देवाने आपणाला जे दिले आहे त्यात समाधान मानता जो दुसऱ्याचे घेण्याचा विचार करतो त्यात दुसऱ्याचे न मिळता त्याच्याजवळ असते ते सुद्धा जाते गोष्ट दोनशे एकोणसत्तर दोन कुत्र्या एका कुत्री काही दिवसातच तिबे होणार होते म्हणून तिने दुसऱ्या कुत्री विनंती केली की बाई एक महिनाभर तुमचं घर मला राहायला रा द्या माझ बालपण झालं म्हणजे मी तुमचं घर तुमच्या स्वाधीन करेन दुसऱ्या कुत्रीने ठीक आहे म्हणून पहिल्या कुत्रीच्या विनंतीत मान दिला व घर विकाबाई करून दिले एक महिना महीना घर मलकीण भेटने अपने पितास बाहर हिंदू फिर माला समाधान वाटे ये अर्थ समझली पुत्री मनाली खरच बाई माला मोटी लज वाले तुम्हारी जागा मैं फार दूस अड़े तुम्हारा फार त्रास हो पण काय करणार माझे किल्ले फारच लहान अशक्त आहेत ती अजून चालू शकत नाही तेव्हा अजून थोडे उपकार माझ्यावर करा तो पंधरा दिवस मला येथे राहू हो द्या घर मालकीण मोठी दिवसांची मुदत दिली ही मुदत संपली तरी कुत्री घराबाहेर पडण्यास तयार होईना तेव्हा घरमालकीण कुत्री येथे येऊन तिला म्हणाली तू अजून घराबाहेर पडत नाही अशाने मला तुला बर बाहेर काढावं लागेल अशी तुझी का, वहा है कुत्री तिड़ी ठीक है मैं तू मैं तू बलिने का पूर्ण चौकसी करा गोष दोनशे सत्तर दोरी वा गुरु जवर दोरी वे राहुल निकत होता शिकत असताना तोड सांभाळण्यासाठी त्याला हातात एक काठी घ्यावी लागत असते त्या मुलास नेहमी असे वाटे की या काठी आपण काही जरुरी नाही शेवटी एके दिवशी तो आपल्या गुरुस म्हणाला गुरुजी या लांब्याचा काठीचा उपयोग काय या काठी मदत न घेता मी दोरीवर सहज कसरत करू शकेन या जड काठीमुळे मला अडचण होते मी सशक्त व चपळ असल्याने काठी न घेता सुद्धा दोरीवर कसरत करू शकेन मी आत्ताच तुम्हाला तसे करून दाखवतो आणि लगेच त्याने हातातील काठी खाली टाकली काठी खाली टाकतात त्याचा तोल तुकला व तो दोन्ही भरून खाली पडला त्यावेळी त्याचे गुरु म्हणाले कर्माची फळ मनात येईल तस वागण्याच्या तू आपली हडं मोडून घेतलीस तू जी कला शिकतो आहे त्याचं मुख्य साधन काठी माझ्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा जर तू ती टाकून देशील तर हाच अनुभव तुला पुन्हा आल्याशिवाय राहणार नाही तात्पर्य पूर्ण माहिती नसलेल्या शिष्याने गुरुच्या उपदेशाकडे दुर्लक्ष करू नये गोष्ट दोनशे एकाहत्तर गर्भत आणि खलाशी समुद्रावरील खला गलभतातील काही सामान फेकून देण्याविषयी चांदेला गलभतातील अवजय कमी झाले की ते हलके होईल व भरभर पुढे जाईल अशी त्यांची समजूत होती चांदेलाची परवानगी मिळतात बऱ्याच निरोप वस्तू समुद्रात फेकून दिल्या पण थोड्याच वेळात जोराचे वारे सुटून ते हलके झालेले गर्भकावे खाऊ लागले व काही वेळात होऊन त्यातील सर्व माणसे समुद्राच बुडून मरण पावली तात्पर्य एक संकट टाळण्यासाठी जो उपाय योजला हो जातो त्या उपायामुळे दुसऱ्या एखाद्या संकटात पडूची काय याचा विचार करणे आवश्यक आहे गोष्ट दोनशे बहात्तर बेडू व दोन बैल एका तळ्या दोन बैल भांडत होते त्या तळ्यात राहणाऱ्या एका बेडकाने ते पाहिले मग तो इतर बेड़कान संग समय का बैलां भांडनाशी अपना भांडत नहीं भांडण एकमेक पराभव कर बेड़कानेस उत्तर दिता तू मन तो खर तरी आ जो बैल हरेल तो तरह आणि त्याच्या पायाखाली चिरडून आपल्यातले कितीतरी विडूप मरिजे पहा त्यांच्या भांडणाचा भांडणाने विनाकारण थोड्यांच्या भांडणापासून गरीबांनी दूर राहावे गोष्ट दोनशे त्र्याहत्तर गोठ्यातील सांबर एका सांबराला पारध्याच्या कुत्र्यांनी धाडीतून हुसकावले तेव्हा ते पडत फळत एका खेड्यातील गुरांच्या गोठ्यात चिरले वो कड़व्या बल तू इधे तू ज्याण लगतो है से मरण तुला जर तुम्हें कृपया कर गप्प रहा संधि साधन मी लवकर बाहर पड़ेन संध्या से सामे संध्या प्रथम कड़व्या पेड्या गोट तारा त्याच्या दृष्टी पडले नाही त्यानंतर वाड्यातील कारभारी आला त्याचे लक्ष त्याकडे गेले नाही आपल्याकडे लक्ष नाही या गोष्टीचा कोणीही नसेल हे ऐकून त्यातील एक बैल त्याला आता तू येथे न थांबता आपल्या घरी निघून जावस हे बरं देव करो पण तू आहे तो या वाड्याचा मालक येऊ नये कारण त्याच्या तीक्ष्ण दृष्टीपुढे तुझा या गंजीआड लपता येणार नाही असे बोलत असताना त्या वाड्याचा मालक तसे आला वो व नोकरांवर ओरडा करत रागा रागाने दिसले ते पाहता असतो ओढू लागला धावारे धावा मालकाचे ओरडण्या ऐकून अं चार नोकर काठ्या चा घेऊन धावत आले व त्या सांबरात त्यांनी ठार मारले तात्पर्य ज्या ठिकाणी भीती आहे त्या ठिकाणी दैवयोगाने एक दोन वेळा बचाव झाला असता तसा कायम होईल असे समजू नये गोष्ट दोनशे चौऱ्याहत्तर पारधी व त्याचा शिकारी कुत्रा एक पारधी बंदूक खांद्यावर टाकून व आपला म्हातारा कुत्रा बरोबर घेऊन शेताच्या बाजूने फिरत होता त्यावेळी एक तितर पक्षी व एक कवड्यांचा कळप दिसला अशा वेळी कुठल्या पक्षावर नेम धरावा याचा निश्चय त्याला करता येईना म्हणून त्याने दोघांच्या मध्ये नेम धरून गोळी उडवली पण त्यामुळे एकही पक्षी त्याला मिळाला नाही ते पाहून तो म्हातारा कुत्रा आपल्या मालकाला म्हणाला अरे एकाच वेळी दोन वस्तूंवर नेमधी शक्य नाही तू दोघांच्या मध्ये नेम न धरता कोणत्या तरी एका पक्षावर नेम धरला असता तर तुला एक तरी पक्षी नक्की मिळाला असता तात्पर्य दोन वस्तू एकदम मिळवण्याची हाव धरली असता बऱ्याच वेळा एकही वस्तू मिळत नाही गोष्ट दोनशे पंच्याहत्तर असंतुष्ट एके दिवशी मोराला आपला आवाज फार कर्कश्य आहे याचे फार दुःख झाले म्हणून त्याने सरस्वती देवीची प्रार्थना केली देवी, हे देवी मी तुझे वाहन असता स्वरामध्ये कोकिळेने मला लाडवावं हे तुझ्या कीर्तीत शोभण्यासारखं नाही कोकिळा बोलू लागली म्हणजे सर्व लोकांचे कान तिकडे लागतात आणि मी तोंड उघडलं की लोक माझीकड काय करतात मोराचे हे बोलणे ऐकून देवी याची समजूत घालत म्हणाली कोकिळा तिच्या गोड आवाजामुळे श्रेष्ठ आहे असं तुला वाटतं पण देखणेपणा व मोठेपणा यांच्या बाबतीत तू ही भाग्यवान आहे देवीचे हे बोलणे ऐकून मोर म्हणाला देवी आवाज गोड नाही तर देखणेपणा काय करायचं आहे त्यावर देवी म्हणाली अरे देवाने प्रत्येकास एकेक गुण दिला आहे तुला सौंदर्य गरुडाला बळ कोकिळेला आवाज पोपटाला बोलण्याची शक्ती पारव्याला शांती हे पक्षील जसे आपापल्या गुणांवर संतुष्ट आहेत तसं तूही असावं उगाच आशा वाढवून दुःख करण्यास अर्थ नाही तात्पर्य एकाच्याच अंगी सगळे गुण आढळत नाही तेव्हा आपल्या अंगी गुण असेल त्याचा चांगला उपयोग करून आपण समाधानी असावे